अध्याय 315 पंधरावा प्रकृती व पुरुष यातील भेदाचे वर्णन याज्ञवल्क्य सांगतात बाबारे जे मूळचेच निर्गुण आहे त्यावर गुणांचा आरोप करून सत्व गुणाने त्याची यथातथ्य कल्पना आणून देणे अशक्य आहे तथापि हे राजा सगुण व निर्गुण कशाला म्हणतात हे मूलतत्वासह सांगतो अवधान दे तत्वज्ञ व महात्मे हे गुणानी जे युक्त असते त्याला गुणवान व गुणहीनाला अगुण किंवा निर्गुण असे म्हणतात अव्यक्त प्रकृती जात्या गुणवती आहे तिला गुणातीत होता येत नाही वस्तुत ती ज्ञानरहित असून आरोपित मिथ्या ज्ञानाने गुणाशी संलग्न असते अव्यक्त प्रकृतीला स्वाभाविकच ज्ञान नाही प्रकृतीहून श्रेष्ठ जो पुरुष तो मात्र ज्ञानी आहे आणि मजहून काही श्रेष्ठ नाही अशा पुरुषाला आत्मप्रत्यय असतो त्यामुळे प्रकृती जरी क्षर व अचेतन आहे तरी नित्य व अविनाशी पुरुषाच्या संयोगाने हो तिला चैतन्य प्राप्त होऊन ती उपभोगक्षम होते परंतु ती स्वसामर्थ्याने उपभोग घेऊ शकत नाही जेव्हा पुरुषही स्वस्थरूपाने यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे गुणांशी पुनः संबद्ध होतो तेव्हा तोही स्वतःला ओळखीत नाही व मोक्ष मिळवण्यासाठी असमर्थ होतो सृष्ट वस्तू उत्पन्न करण्यात याप्रमाणे पुरुषाचे सहाय्य असल्यामुळे पुरुषाचेच अंगी वस्तू उत्पन्न करण्याची शक्ती आहे असे चुकीने समजले जाते सर्व योगांच्या उत्पत्तीमध्ये त्याचा भाग असल्यामुळे त्यालाच योग उत्पन्न करण्याचे सामर्थ्य आहे असे मानण्यात येते सर्व प्रकृतीचा तोच प्रेरक असल्यामुळे त्यालाच महत्व येऊन प्रकृतीचे धर्म पुरुषालाच आहेत असा भ्रम होतो बीजोत्पत्तीमध्ये त्यांचेकडेच कर्तृत्व असल्यामुळे पुरुषच बीजस्वरूपी आहे असे वाटते गुणांची उत्पत्ती व संहार पुरुष करतो म्हणून त्यालाही त्यांचेबरोबर विनाशी मानले जाते पण तू म्हणशील की असे असता शोकमुक्त असे द्यात, अध्यात्म ज्ञाते त्याला केवळ स्वतः सिद्ध असे कसे म्हणतात तर त्याचे उत्तर असे आहे की तत्वदृष्टीने पाहता तो उपेक्षायुक्त म्हणजे साक्षीरूप अनन्य म्हणजे अद्वितीय व केवळ प्रकृतीचा अभिमान धरला असता दुःखवश होणारा एरवी सुखदुःखातीत असा असल्यामुळे ज्ञाते त्याला केवळ म्हणतात तसेच कारणदृष्टीने हा नित्य व अव्यक्त असून कार्यदृष्टीने मात्र अनित्य व व्यक्त आहे अशी ज्ञात्यांची समजूत असल्याचे आम्ही ऐकवत आहे फक्त ज्ञानावर भिस्त ठेवणारे व भूतमात्रांबद्दल दयाळू असे लोक निरीश्वरसांख्य प्रकृती एक असून पुरुष अनेक आहेत असे समजतात वस्तुत पुरुष प्रकृतीहून भिन्न असून प्रकृती विनाशी आहे पण ती अविनाशी आहे असे मानण्यात येते ज्याप्रमाणे गवत वरल्या सालपटापासून म्हणजे वेष्टनाहून निराळे असते तद्वत प्रकृती व पुरुष वेगळे आहेत मशक निराळा व औदुंबर फळ वेगळे उदंबरात मशक असतो एवढ्यावरून मशक उदंबर फलाचा अंश होत नाही उदुंबराहून भिन्न असतो जल व मत्स्य ही भिन्न आहेत जलात मासा राहतो म्हणून मासा जल नव्हे अग्नी व शेगडी ही निरनिराळी हे सर्वमान्य आहे शेगडीशी संसर्ग झाल्यामुळे अग्नीला शेगडीचा भाग असे समजाव्याचे नाही पाण्यातील कमल पाण्याहून भिन्न आहे उदकात कमलाच्या समानाधिकरणाने उदक व कमल एक ठरत नाही सामान्य लोकांना या उदाहरणातील जोड्यांच्या एकत्र वासाचे खरे रहस्य कधीच समजत नाही जे पुरुष आणि प्रकृती यांचा एकजीव आहे असे समजतात त्यांना खरे ज्ञान होत नाही करता ते पुनःपुन कार्यरूप नरकाला जातात ज्या शास्त्रात प्रत्येक वस्तूचे स्वरूप यथार्थ व उत्तम रीतीने ठरवले आहे त्या सांख्यशास्त्राचे प्रतिपादन मी तुला निवेदन केले याप्रमाणे पुरुष प्रकृतीचे यथार्थ स्वरुपाचा निश्चय करून सांख्य व्यक्ती मोक्षपत मोक्षदा प्रत गेले आहेत आणि इतरही जे कोणी सांख्यमताचे सहाय्याने तत्वविचार करणारे आहेत त्यांचाही हाच अनुभव आहे किंवा निवाडा आहे आता योगशास्त्राचे प्रतिपादन ऐक ओम तत्स